अध्याय तिसरा राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय नामसंकीर्तन श्री शुक म्हणतात राजेलोक आपल्याला जिंकण्यासाठी उतावेळ झालेले पाहून पृथ्वी त्यांना हसते आणि म्हणते केवढे आश्चर्य आहे पहा जे स्वत मृत्यूच्या हातातील बाहुले आहेत ते मला जिंकून घेऊ इच्छितात जे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असलेल्या शरीरावर फाजील विश्वास ठेवतात त्या सुजान राजांची ही, ही इच्छा फूल ठरते ते असाही विचार करतात की आपण प्रथम मनासह हो, आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळवू त्यानंतर आपल्या मंत्री अमात्य नागरिक बांधव आणि सर्व सेनेला सुद्धा वश करून घेऊ अशा रीतीने शत्रूला जिंकून क्रमाने समुद्र पृथ्वी जिंकू अशा प्रकार मनात मनोरे रचणारे ते जवळ आलेल्या मृत्यूला पहात नाही समुद्र बलयांकित मला जिंकल्यावर ते नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राची सफर करतात अंतःकरण जयाच्या तुलनेत हे किती शुद्र फळ आह कारण मनोजयाच फळ मुक्ती हे आह परीक्षिता मनू आणि त्यांचे पुत्र ज्या मला सोडून जेठून आल तिथे रिकाम्या हातानी परत गेलि त्या मला हे मूर्ख राजे आता युद्धात जिंकून घेऊ इच्छितात ही पृथ्वी आपली आहे ही गोष्ट ज्यांच्या चित्तात ठाण देऊन बसलेली आहे त्या दुष्ट्यांच्या राज्यात माझ्यासाठी पिता पुत्र आणि भाऊ भाऊ सुद्धा आपापसात लढाई करतात ते एकमेकांना म्हणतात अरे मूर्खा ही सगळी पृथ्वी माझी आहे तुझी नाही अशा प्रकारे माझ्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करणारे राजे एकमेकांना मारतात आणि स्वतःही मरतात पृथु पुरुरमा गाधी नहुष, भरत सहस्त्रबाहु अर्जुन मानधाता सगर राम खटवांग धुंधुमार रघु तृणबिंदू ययायाती शर्याती शंतनु गय भगीरथ कुवलयाश्व ककुत्स नल नृग हिरण्यकश्यपू वृत्रासूर लोकद्रोही रावण नमुची शंभर भौमासूर हिरण्याक्ष तारकासूर इत्यादी अनेक दैत्य आणि अने शक्तिशाली राजे होऊन गेले हे सर्वजण ज्ञानी होते शूर होते सर्वांना जिंकणारे होते अजिंक्य होते तरी तरीसुद्धा हे सगळे मरण पावले राजन त्यांनी अगदी अंतःकरणापासून माझ्यावर ममत्व बाळगले परंतु हे राजा काळाने त्यांची इच्छा धुळीला मिळवून त्यांची कहाणीच फक्त शिल्लक ठेवली परीक्षिता सर्व लोकात यशाचा विस्तार करून मरून गेलेल्या महान पुरुषांच्या या कथा मी तुला सांगितल्या ज्ञान आणि वैराग्याचा उपद्रि करण्यासाठीच हा वाणीचा विलास आहे। आह यामधपारमार्थिक सत्य काहीच नाही भगवान श्रीकृष्णांच गुणकीर्तन सर्व अमंगलाचा नाश करणार आह महात्म न्याच गायन करीत असतात श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भक्तीची ज्याला इच्छा अस्वि त्यांच श्रवण कराव परिक्षितांनी विचारले मुनिवर्य या कलियुगात कलीचे असंख्य दोष लोक आपल्या उपायांनी नाहीसे करू शकतील शिवाय युगांचे स्वरूप त्यांचे धर्म कल्पाची स्थिती आणि प्रलयकालाचे प्रमाण तसे सर्व व्यापक सर्व भगवंतांच्या काल रुपाचुद्धा मला वर्णन करून सांगाव श्री म्हणतात परीक्षिता सत्ययुगामध्ये सत्य दया तप आणि दान हे संपूर्ण धर्मांचे चार पाय असतात त्या युगातील लोक या चतुष्पात धर्माचे पालन करतात सत्ययुगातील बहुतेक लोक संतोषी दयाळू सर्वांशी मैत्री असणारे शांत इंद्रिय निग्रही सहनशील समदर्शी आणि आत्म्यात होणारे असतात परीक्षित अधर्माचेही असत्य हिंसा असंतोष आणि कलह हे चार पाय आहेत यांच्या प्रभावाने त्रेता युगामध्ये हळूहळू धर्माचे पाय चतुर्थांशानं क्षीण होत जातात त्या युगात ब्राह्मणांचे अधिक्य असणारे चार वर्ण असतात लोकांमध्ये हिंसा आणि स्त्री नंपटता विशेष नसते कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म अर्थ आणि काम यांचं सेवन करतात अधिकांश लोक वेदांत असतात द्वापर युगामध्ये अधर्माच्या हिंसा असंतोष खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते तसेच यामुळे धर्माचे चार पाय असलेल्या तप सत्य दया आणि दान यामध्ये अर्ध्याने घट होते त्या युगातील लोक यशस्वी कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात लोक धनाढ्य कुटुंबवत्सल आणि सुखी असतात त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्णांचे प्राधान्य असते कलियुगात अधर्माच्या चारी पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि यामुळे धर्माचे चारही पाय क्षीण होऊ लागतात आणि शेवटी एक चतुर्थंश भाग शिल्लक राहतो शेवटी तोही नाहीसा होऊन कलियुगामध्ये लोक लोभी दुराचारी कठोर हृदयाचे एकमेकांशी विनाकारण वैर धरणारे भाग्यहीन आणि आशाभूत असतात त्या युगात लोकांमध्ये शूद्र कोळी यांचेच वर्चस्व असते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्व रज आणि तम असे तीन गुण असतात काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्ती होत असतात ज्यावेळी मन बुद्धी इंद्र, आणि इंद्रियांवर सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा सत्ययुग आहे असे समजावे त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या यांची आवड असते हे बुद्धिमान परीक्षिता जेव्हा माणसांची भक्ती धर्म अर्थ आणि काम यावर असते तसेच अंतःकरणात रजोगुण प्रबल असतो तेव्हा त्रेता युग आहे असे समजावे ज्यावेळी रजतम प्रबळ झाल्यामुळे लोभ असंतोष अभिमान दंभ मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात तसेच माणसांना सकामकर्मे आवडतात तेव्हा द्वापर युग आहे असे समजावे ज्यावेळी खोटेपणा कपट आळस झोप हिंसा खेद शोक मोह भय आणि दीनता यांची प्रधानता असते तेव्हा तमोगुण प्रधान, ते प्रधान कलियुग आहे असे समजावे कलियुगात लोकांची दृष्टी संकुचित होईल अधिकांश लोक अभागी आणि खादाड असतील दरिद्री असूनही मनात मोठमोठ्या कामना करतील स्त्रिया स्वैराचारी होतील देशात चोर लुटारूंची वाढ होईल पाखंडी लोक वेदांना नावे ठेवतील राजे प्रजेचे रक्त शोषण करतील ब्राह्मण पोट भरणे आणि कामवासना तृप्त करणे यातच मग्न असतील ब्रह्मचारी ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणार नाहीत आणि अपवित्रपणे राहू लागतील गृहस्थाश्रमी भीक मागू लागतील वानप्रस्त गावांमध्ये राहू लागतील आणि संन्यासी धनाचे लोभी होतील स्त्रियांची शरीरे लहान असली तरी त्यांचा आहार जास्त असेल त्यांना संतती पुष्कळ होईल त्या निर्लज्ज नेहमी कर्कश्य बोलणाऱ्या आणि चोरी व कपट करण्यात मोठ्या धाडशी होतील व्यापारी हलक्या वृत्तीचे आणि कपटाने व्यापार करणारे होतील संकट काळ नसूनही सत्पुरुषांनी त्याज्यमानलेला व्यापार ते उचित समजून करू लागतील मालक सर्वश्रेष्ठ असला तरी निर्धन असल्यास सेवक त्याला सोडून जातील सेवक संकटात असला तरी मालक त्याला सोडून देईल गाय दूध देणे बंद करील तेव्हा लोक तिचाही त्याग करतील कामवासना तृप्त करण्यासाठी प्रेम करणारी कलियुगातील माणसे स्त्री लंपट आणि दीन होतील ती मातापिता बंधू मित्र आणि नातलगांना सोडून बायकोच्या बहीण भावांकडून सल्ला घेऊ लागतील शूद्र तपस्यांचा वेष घेऊन दान घेऊ लागतील आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चा सणावर बसून धर्माचा उपदेश करू लागतील हे राजा दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीने नेहमी व्याकुळ राहील कलियुगातील प्रजा अन्न वस्त्र पाणी झोप कामसुख स्नान अलंकार यापासून वंचित राहील लोकांचे दिसणे पिशाच्यासारखे असेल कलियुगात लोक काही कवड्यांसाठी सुद्धा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील आणि एवढेच नव्हे तर आपल्या सगळ्या सोय्यांची हत्या करतील आणि आपले प्रिय प्राणही गमावून बसतील परीक्षिता कलियुगातील शूद्र माणसे फक्त कामवासनापुरती आणि आपले पोट भरणे यातच मग्न असतील ती आपल्या म्हातार्या आई बापांचे रक्षण करणार नाहीत आणि आई वडील सुद्धा सर्व कामात कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवतील परीक्षिता इंद्र ब्रम्हदेव इत्यादी त्रैलोक्याचे अधिपती सुद्धा ज्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक लवतात त्या जगताचे परमगुरू भगवंतांचीही कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिवेद झालेली माणसे बहुधा पूजा करणार नाही एखाद्या माणसाने मरते व्याकुळतेने किंवा पडताना घसरताना अगती खोवून जरी भगवंताचे नाव घेतले तरीसुद्धा त्याची सर्व कर्म तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते परंतु कलियुगातील लोक त्या भगवंतांच्या आराधनेला विन्मुख होतील कलियुगामुळे वस्तू ठिकाणे आणि अंतकरणे यामध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंताचे स्मरण केले असता नाहीसे होतात हृदयात असलेले भगवान श्रवण संकीर्तन ध्यान पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्याच्या हजारो जन्मातील पापे नष्ट करतात जसा सोन्याशी संबंध आल्यावर अग्नि त्या धातूतील हिण नाहीसे करतो त्याप्रमाण भगवान विष्णू साधकाच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमचा नाहीशा करतात भगवान पुरुषोत्तम हृदयात विराजमान झाल्यावर मनुष्याच अंतःकरण जस शुद्ध होते, होत ते विद्या तपश्चर्या प्राणायाम सर्व प्राण्यांविषयी मैत्रीचा भाव तीर्थस्नान व्रत दान जप इत्यादी कोणत्याही साधनानिहत नाहीत परीक्षिता आता तुझे मृत्यूची वेळ जवळ आली आहे म्हणून एकाग्र चित्ताने सर्व भावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदयसिंहासनावर स्थापना कर असे केल्याने तुला परमगती प्राप्त होईल मृत्यूपाल जवळ आलेल्याने भगवंताचेच ध्यान करावे परीक्षिता असे केल्याने सर्वांचे परमआश्रय आणि सर्वात्मा भगवान त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात परीक्षिता दोषांचा खजिनाल कलियुगा गुण आ तो कलिगत श्रीकृष्णाच फीर्तन के सर्व आसक्ति सुट्ब परम्च प्राप्ति होते सत्ययुगत भगवंता ध्याना त्रेतायुगत यज्ञा द्वापर युगत पूजा सेवेन जे फल मिलते कलियुगा मधक्त भगवान नाम कीतन के प्राप्त होते